ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण स्कंध आठवा अध्याय पहिला मन्वंतराचे वर्णन परीक्षिताने विचारले गुरुदेव स्वयंभू मनुचा वंश मी विस्ताराने ऐकला याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंश चालवली होती आता आपण आम्हाला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे हे ब्रम्हन ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लिलांचे वर्णन करतात ते आपण सांगावे आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो हे ब्रम्हण विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मनवंतरामध्ये ज्या ज्या लीला केल्या सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मनवंतरांमध्ये ज्या काही करतील ते सर्व आम्हा ऐकवावे श्रीशुक म्हणाले या कल्पात स्वयंभूव वगैरे सहा मनवंतरे होऊन गेली आहेत त्यापैकी पहिल्या मनवंतराचे मी वर्णन केले त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती स्वयंभूव मनुची कन्या आकृतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी त्यांच्या पुत्र रूपाने अवतार घेतला होता परीक्षिता भगवान कपिलांचे वर्णन मी आधी, याआधीच तिसऱ्या स्कंदामध्ये केलेले आहे आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले त्याचे वर्णन करतो भगवान स्वयंभूव म्हणू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले परीक्षिता सुनंगा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून वर्षे वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली त्यावेळी ते दररोज भगवंतांची स्तुती करीत म्हणू म्हणत ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही परंतु विश्वाला जे जाणतात तेच हे परमात्मा हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच उतप्रत भरलेले आहेत म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थांविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवन निर्वाहासाठी उपभोग हो घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ करू नये भगवंत सर्वांना पाहतात पण त्यांना कोणी पाहत नाही ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंख्य परमात्म्याला शरण जा ज्यांचा आधी अंत किंवा मध्य नाही ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही कोणी बाहेर नाही की आत नाही तेच विश्वाचे आधी अंत मध्य आपले परके बाहेर आत असे सर्व काही आहेत ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे तेच सत्य परब्रह्म आहेत तेच परमात्मा विश्वरूप आहेत त्यांना अनंत नावे आहेत ते सर्व शक्तीमान सत्य स्वयंप्रकाश अजन्मा आणि पुराण पुरुष आहेत आपल्या शक्तीरूप मायेने तेच जन्म वगैरेचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात ऋषी नैश्यकर्म्या स्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो सर्व भगवंत सुद्धा कर्मे करतात परंतु ते असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाही म्हणून त्यांचे अनुकरण करणारे सुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपानेच कर्म करीत असतात आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात ते सर्व धर्माचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत त्या प्रभूंना मी शरण आहे श्री शुक म्हणतात एकदा स्वयंभूव मनू एकाग्र चित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकिलेले असुर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले हे पाहून अंतरयामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावाच्या देवांसहण्याच्या उद्देशाने तिथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले स्वारोचिश नावाचा दुसरा मनूस आला तो अग्निपुत्र होता द्युमान सुशेण रोचिश्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते त्या मनमंतरात इंद्राचे नाव रोचन होते देवगण होते ऊर्जा सप्तर्षी होते त्या मनमंतरात वेदशिरा नावाच्या ऋषीची पत्नी तुषिता होती भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले ते आजीवन ब्रम्हचारी राहिले त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले उत्तम हा तिसरा मनू होता तो प्रिय व्रताचा मुलगा होता त्याच्या पुत्रांची नावे पवन सृंजय यज्ञहोत्र इत्यादी होती त्या मनमंतरात वशिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते सत्य वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजीत होते त्यावेळी धर्माची पत्नी सुनृता सुन हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते त्यावेळेचा इंद्र सत्यजित याचा मित्र म्हणून भगवंतांनी असत्यपरायण दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला चौथ्या मनूचे नाव तामस असे होते तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता पृथू ख्याती नर त्याचे दहा पुरि आणि मनमंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते परिक्षिता त्यावेळी विध्रुतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नी पासून भगवंतांनी हरि नावाने अवतार घेतला याच अवतारात त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते परिक्षिताने विचारले हे व्यासपुत्र भगवंतानी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडवले ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो सर्व कथांमध्ये तीच कथा परमपुण्यमय प्रशंसनीय मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्री हरींचा पवित्र यशाचे वर्णन केलेले असते सूत म्हणतात शवनकादि ऋषींन राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता त्याने जेव्हा श्री शुकदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले तेव्हा ते आनंदित झाले आणि परिक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेला सभे ती कथा सांगू लागली अध्याय पहिला समाप्त